चराचरे विचार जगताला ती जन्म देते या चराचरात्मक जगताला प्रसवते चराचरात्मक जगताला ते त्यावेळी प्रसवते ज्यावेळी परमात्मा झोपलेला असतो म्हणजे विशेष रूपाने आवृत असत विशेष रूपाने आवृत असल्याशिवाय चराचराला विणं प्रसवणं संभवली नाही त्याचं कारण विक्षेप हा आवरणपूर्वकच संभवतो आवरण जर संभवणार नाही तर विक्षेप संभवणारच नाही मनुष्य जर झोपला नाही तर त्याला स्वप्न पडणारच नाही दादानी एका ठिकाणी असं दिलंच आहे त्याला वाईट स्वप्ने पडतात त्याने काय करावं मंत्र जो पूर्ण म्हणले वाईट स्वप्न थांबत नाही अमक केलं थांबत नाही वाजून दादानी असं लिहिले न वाईट स्वप्न न पडण्याला उपाय खरं सांगू तुम्हाला वाईट तर पडत नसतील पण चांगलं सुद्धा पडणार नाही मनुष्य जागा राहायला हे वाईट स्वप्न पडणार नाही तरी चांगली सुद्धा स्वप्नच पडणार नाही स्वप्नच पडू नयेत अशी स्थिती त्याला प्राप्त होत ज्याप्रमाणे म्हणजे स्वप्न पडण्यासाठी तो झोपलेला असावा लागतो जर झोपलाच नाही जागाच राहिला तर ही स्वप्न पडत नाहीत आणि वाईटही पडत नाही म्हणजे विक्षे चर असो का आचर असो सात्विक राजस तामस ज्ञान क्रिया अगर द्रव्य या तिन्हीच्या उत्पत्तीसाठी या तिन्हींच्या विक्षेपासाठी मायेला परमेश्वर स्वरूपाचं आवरण करणं हे अपरिहार्य या। आहे कारण आवरणपूर्वकच विक्षेप असतो आवरण तर तिला विक्षेप करता येत नाही म्हणून तो निधेला असला म्हणून त्या भातारे निधेश्वराच्या विशेष रुपाच्या पण ही जी विसावली असताना जी प्रकृती नाहीशी झाली असताना ती परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विसावणे म्हणजे लयाला जाणे प्रकृती परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी विसावा घ्यायला गेली म्हणजे ती जर परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी विलीन झाली तर तिच्या संबंधाने आलेला याच्या परमेश्वराच्या ठिकाणीचा आंबुलेपणा म्हणजे नवरेपणा तोही नष्ट होतो परमेश्वर तिच्यामुळे आंबुला आहे आंबुली नसेल तर आंबुला कुठला आंबोली परमात्मा बरोबर झाल्या कारणाने त्या आंबोला नष्ट होत नाही मात्र आंबोल्याच्या ठिकाणी आलेला आंबोलेपणा नवरा नष्ट होत नाही तो शरीराने राहतो पण नवरेपणा झाला म्हणतात तिच्या संबंधाने आलेला आंबोलेपणा तो त्या नष्ट होतो असं मला सांगतिनी भरत आंबुलेपण ही जीएचे विसावला स्वल्प विराम आंबोलेपण ही नुरे जेच्या विसाव्यानी जे च्या लयानी त्या परमेश्वराच्या ठिकाणी लीन झाली असता पती नष्ट होत नाही पती पृथ्वींद पती शरीर नाही पण त्याच्या ठिकाणी आलेला जो पतित्व पतीपणा तो मात्र नष्ट होतो प्रकृती लीन होणं या शब्दाचा अर्थ प्रकृती साम्या अवस्थेला येऊन अधिष्ठान रूप होण इथं लिनत्व अधिष्ठान रुपतीतच आहे इथे लीन शब्दाचा अर्थ तुम्ही बाधच असं लक्षात ठेवा व्यवहारात ज्या प्रमाणात विष्णू असं होते आणि ज्या प्रकृतीचा परमात्म्याच्या ठिकाणी दिसावा झाला असतात म्हणजे जी परमात्म्याच्या ठिकाणी लयाला गेली असतात हे बा परमात्म्याच्या ठिकाणी लयाला जाणं म्हणजे तिचा पूर्ण बाध होणं अध्यक्ष पदार्थ अधिष्ठान रूप होणं असं असताना त्याच्या ठिकाणी नवरेपणाही राहत नाही नवरेपणा राहत नाही नवरा राहतो सच्चदानंद रूपाने राहतो माया विशेष विशिष्ट सर्वज्ञ सर्वशक्तिमान, शक्तिमान नियंता परमेश्वर षडगुणऐश्वर संपन्न हे सगळं संपत यातलं काही राहत नाही हा मंदरूप राहतात मंदरूप राहतो आरंभाचं जे मंद रूपे तर मंद रूपे राहत हे विशेष रूपे होतात तो गेला षडगुणऐश्वर संपन्न असणं जरी चांगलं भक्तीला ते अनुकूल आहे पण षडगुण ऐश्वर संपन्न असणं सगुण रूप असणं हे सुद्धा त्या परमेश्वराचं विशेष रूप आहे हे माया कल्पित रूप आहे असं धनात ठेवा हे आपल्या इथे अमृतानुभव आम... हो सांगतानाच ऐकायचं बरं एरवी हे बोलायचं नाही जर तुम्ही बोलाल तर शेडगोळा बोला खावा लागेल हा हे थोर बघते देवाची बर ही थोर बघते हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संपराच्या परमेश्वर आपल्या वृत्तीने शिल्लक राहणं आजात वादाच्या दृष्टीने परमेश्वराश्र वृत्तीला दुसरा विषय नाही आणि एक दुसरे मज नाही आता नेहमी या चित्तापासून या माझ्या वृत्तीने आता जगामध्ये परमेश्वरा व्यतिरिक्त दुसरा पदार्थ नाही असं निश्चित पदार्थच नाही माझ्या वृत्तीला असं ठरल्या कारणाने ही थोर भक्ती त्या देवाला अशा मंदुरूपानेवरेपणा तुमचा आमचा आहे पण ज्या माणसाचं आडनाव नवरे आहे तुम्हाला मागे सांगितलं आमच्या सारख्याच कसं आहे बायको असते तोपर्यंत हे नवरे बायको मेले म्हणजे यांचा नवरेपणा संपला एखाद्याचं आडनावच नवरे लग्न होण्यापूर्वी नवरे लग्न झालं तेव्हा बायकोच्या आलेले नवरे आणि बायको मेली तरी हे नवरे आमचे निशम नवरे आहेतच इथे पुण्यात त्यांचं ते आडनाव नवरे काय <laughs> लग्न हो न हो नवरे नु, नु, मग नाव गमतीच असतं ना आमचे ताने आडनावाचे ग्रहस्थ आपल्या कुलकर्णींचे सासरे ते वयाचे जवळजवळ पंच्याहत्तर वर्षांचे झाले होते तर तात्या असताना त्यांचं त्यावेळी साठ पासष्ट वर्षांचं होतं तर तात्या म्हणायचे पासष्ट वर्षांचे तुम्ही झालाय तरी ताने ाणे म्हणून आडनाव ताणे असल्या कारणाने पाहण्यात ताने तरुण झाले मुलं बाळ झाले तरी ताने नातवंड झाली पतवंड झाली हे अद्वितीय शिल्लक राहिले होते तरी तानेच त्यांचं ताने पण संपलं नाही यांचं नवरे संपत नाही तसा हा परमेश्वर आपल्या अंगाने नवरेपणाने जो आहे तो तो राहणारच नवरा शब्दाचा अर्थ आहे न वरहा यशमा हा नवरहा यस्मात्रेष्ठ नाही त्याला नवरा असं त्या म्हणतात अंगाने अंगाने कोणाच्या सापेक्ष नाही काय ब्रम्हवीर आपण होती परम कृतीने सांगितलं ब्रम्हवीद म्हणजे श्रेष्ठ अवस्थेला प्राप्त होते विचारा कस्मात्परम। ते विचारा कस्मात परम कस्मात परम सर्वात परम कोणापेक्षा मोठा कोणापेक्षा नाही सर्वापेक्षा त्याचं उत्तर काय सर्वापेक्षा मोठा तसा सर्वात श्रेष्ठ आहे ना असते सहा निरतिशय असा निरतिशय स्वरूपाचा तो असल्या कारणाने हा अंगाने नवर आहे त्याचा अंगाचा नवरही पणा अंगेश्रेष्ठपणा तो जात नाही पण प्र प्रकृती संबंधाने आलेलं जे ईश्वरत्व प्रकृती संबंधाने आलेलं जे सर्वज्ञत्व सर्व ते मात्र नाहीच होतं आणि तो आपल्या अंगाने अभिव्यक्त होतो बाहेरतो नसली तर नवरा कोणाचा आता कोणत्याही अवस्थेमध्ये नवरा असता ती सर्व चराचर उत्पन्न करीते व जी लीन झाली असता ह्याचे फत राहिले होते यात अध्यारोप अभ्याम निष्प्रपंच प्रपंचते हा एक प्रक्रियेचा अवलंब करून एक उत्कृष्ट सिद्धांत प्रतिपादन करतात वास्तविक या प्रक्रियेबद्दल काही विद्वानांचे मतभेद आहेत पण अपवाद आहेत किंवा त्यांना या प्रक्रियेविषयी काही कारणाने विसंगती झालेली असं म्हणायला हरकत नाही पण विद्वानांची विसंगती असल्यामुळं ते आपण काढू शकत नाही त्याची त्यालाच ज्या दिवशी ईश्वर कृपेने कळेल संत कृपेने कळेल तेव्हा कळेल पण श्रुतीमध्ये शंकराचार्यांनी व्यासमुनींनी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी सर्व साधू संतांनी अध्यारोपापवादाचा या प्रक्रियेचा अवलंब केलेला आहे स्वतः भगवंतानी याचा अवलंब केलेला आहे पंधराव्या अध्यायाचं हे वैशिष्ट्य आहे आणि ज्ञानकांडपर तर अध्याय आहेच ज्ञानकांडाचा अगदी कळस शेवटचा अध्याय तरीसुद्धा त्याचा प्रारंभच अध्यारोप आपवाद प्रक्रियेने झाला असल्याकारणाने भगवंताने ज्या प्रक्रियेचा अवलंब केला त्या प्रक्रियेचा अवलंब पुढे व्यासमुनेंनी आचार्यांनी वा केला हे योग्यच आहे उचित आहे आजकालचे त्याच कारण त्याची अध्यारोप अपवाद प्रक्रियेचा ते विरोध करतात तेव्हा ते बरोबर ना ते ते नाही तो स्वतंत्र विषय आणि आधुनिक विद्वानांचा असल्यामुळे त्याच्याविषयी फारसा विचार करायचं कारण अध्यारोप अपवाद प्रक्रियेशिवाय निर्विशेष स्वरूप तुम्हाला समजणार नाही मंद प्रज्ञांची प पर, परमार्थामध्ये प्रवृत्ती होणार नाही कदाचित प्रवृत्ती झाली तर त्याला यशावच परमार्थ कळणार नाही म्हणून या प्रक्रियेचा अवलंब करणं अत्यंत अवश्य आहे त्या प्रक्रियेचा अवलंब करून ज्ञानेश्वर महाराज या उभीमध्ये रूपकाने असं आपल्याला सांगतात की जो परमेश्वर निजलेला असतो इथे भात प्रकार प्र, पती रूपक शिवशक्तीच्या रूपाने ईश्वर आणि मायेच्या रूपाने गेला असल्यामुळे शिवशक्ती म्हणा प्रकृती पुरुष म्हणा किंवा पती पत्नी म्हणा व्यवहारातल्या या रूपकाने आपल्याला माऊली समजून देत असल्या कारणाने हा पती ज्यावेळी झोपलेला असतो त्याच ही प्रकृती चर आणि आचरूपाने स्थावर आणि या जगताला निर्माण करते असं महाराजांनी म्हटलेलं म्हणा भगवंतानी सुद्धा यावत संजा किंचित सत्वम स्थावर जंगमम हे सगळं प्रतिपादन केलं असल्या कारणाने तीच प्रक्रिया इथे ज्ञानेश्वर माउली सांगते थोडस रोपक आपल्याला तिथे सुद्धा हेच रोपक आहे प्रकृती पुरुषाचाच विवेक तिथेही प्रतिपादन केला आहे क्षेत्र क्षेत्रज्ञापासूनच चलाची चरा, उत्पत्ती झाली प्रकृती पुरुषापासूनच चराचराची उत्पत्ती झाली असं स्पष्ट भगवन ते म्हणतात त्या दृष्टीने इथे महाराज म्हणतात निदे लेणी भातारे म्हणजे याचा अर्थ असा आहे की परमेश्वर झोपलेला म्हणजे काल सांगितल्याप्रमाणे विशेष रूपाने अज्ञात झाल्यानंतर ही चराचराला उत्पन्न करते जर परमेश्वराचं स्वरूप विशेष अज्ञात नसतं त्याला जर तिने आवरण केलं नाही तर जगद होऊ शकणार नाही म्हणून तो झोपलेला असला पाहिजे म्हणजे मग ही चराचराची उत्पत्ती म्हणजे जगताची उत्पत्ती करते आणि जी जी विसावं लानुरे अंबोलीयपणे पण प्रकृतीसुद्धा कालांतराने आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी पतीच्या यथार्थ स्वरूपाच्या ठिकाणी ज्याला निर्विशेष सत्सामान्य म्हणून आपण काल सांगितलं त्या सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी तीही कधी विसावा घेते तीही विलयाला जाते याचा अर्थ विशेष रूपाच्या अभिव्यक्तीनंतर जीवाला ज्यावेळी त्या परमेश्वराचं विशेष ज्ञान होतं त्यावेळी तिचाही विलय होतो त्यावेळी ती विसावा घेते त्याचा काय परिणाम होतो त्याचा परिणाम परमेश्वराच्या ठिकाणी परब्रह्माच्या ठिकाणी आंबोलेपण पतीपणा जे आलेलं होतं ते पतित्व नष्ट तो नष्ट होत नाही तिच्या संबंधाने आलेला पतिपणा निवृत्त होतो तत् सापेक्ष नाव निवृत्त होतो तो तो मात्र आपल्या स्वरूपाने स्थिर राहतो हे त्यातलं वर्ण आहे प्रकृती संबंधाने पुरुषाच्या ठिकाणी पतित्व पतीपणा येतो आणि प्रकृती मात्र परमेश्वराच्या सत्तेवर हे सगळं करत एका सत्ता द्यायची आणि एकाने क्रिया द्यायची आणि दोन्ही मिळून सगळा व्यवहार व्हायचा संगती आहे अंध पंगुन न्याय जसा व्यवहारात दिसून येतो तशा प्रकारचं एक प्रकरण आहे अंध पंगुन न्यायामध्ये काय एक आंधळा आणि पांगळा या दोघांची नदीच्या काठी गाठ पडली असं त्या कथाकारांनी लिहिले समजण्यासाठी म्हणून नदी पलीकडे जाण्यासाठी पाय उतार कुठे बघितले पण पाय उतार बघून पाय त्याचे चांगले होते पण पाय उतारावरून तो जाऊ शकत नव्हता त्याच कारण तो आंधळा एक पांगळा का तिथे पडलेला असून तो पांगळा म्हणतो तुला कुठे जायचा तो म्हणतो मला पलीकडे जायचा हा पाय उतारा येत का तू जात नाहीस तू जायला हरकत नाही पण मला नजर नाही मला दृष्टी नाही मी पाय उतार सोडून जर बल ठिकाणी डोहात गेलो तर मी कसा काय जाणार त्याला विचारलं तुम्ही कसे काय इकडे तर म्हणाला मी इकडे असण्याचं कारण मला डोळे चांगले मला समजून चांगले मला दिसतं चालवू शकत नाही पांगळाय वा छान देवाने आपली गाठ घालून दिली म्हणजे आनंदाचे असं करत म्हणून तुझे डोळे म्हणून तुला पाय नाहीत म्हणून माझे पाय तू असं कर माझ्या खांद्यावर बैस तू मला थोडं डावीकडे थोडं उजवीकडे असं तर तू सांगायचं काम कर चालायचं काम मी करतो म्हणजे ज्ञान एकाचं आणि क्रिया एकाची पांगळ्याचं ज्ञान त्याने आपलं डोळे द्यायचे कारण त्याने विवेक सांगायचा खांद्यावर बसायचं विवेक सांगायचा आणि त्या विवेक म्हणजे दहावीकडे चल उजवीकडे चल इकडे पाय उतारा इकडे असं सगळं सांगत करायचं त्यांनी कारण त्या ते आंधळ्याची पाय चांगल्या असल्याकारणाने आंधळ्याने मात्र पायाने त्याचं ओझो घेऊन या आकडेचं जायचं हे जसं घडावं अगदी त्याच पद्धतीने परमेश्वराची सत्ता आणि प्रकृतीची क्रिया मिळते परमेश्वर सत्ता स्वरूप है परमेश्वर ज्ञान स्वरूप है परमेश्वर आनंद रूप है इतक नवे तो परमेश्वर एकता अद्विधी है पत्ता नहीं व्यवहार अभाव है क्रिया कर ही क्रिया ने ने ही नेहमी परिच्छ पदार्थात होत असते व्यापक पदार्थात कधीही क्रिया घडत नाही आकाशा काय येणे जाणे आहे वास्तविक माया कार्य असलेले हे आकाश त्याच्यामध्ये क्रिया घडायला काही हरकत नाही कारण ते उत्पन्न झाले तस्माच आत्मन हा आकाश संभोत त्या मानाने ते परिच्छिन्न आहे पण माया कार्य पदार्थात ते व्यापक आहे माया कार्य पदार्थामध्ये व्यापक असलेलं आकाश जर त्यात क्रिया घडत नाही असं माऊली म्हणते किंवा आपल्यालाही दिसून येतं तर मग हा तर निरपेक्ष व्यापक आहे त्या निरपेक्ष व्यापक स्वरूपात क्रियेचा अत्यंत अभाव आहे हे सहजच आहे म्हणजे त्या परमेश्वराने आपल्या व्यापक स्वरूपात क्रिया करायची ठरवली तरी क्रिया करता येईल ठरवणं शक्य नाही कारण ते ठरवणं एक प्रकारचं त्यामध्ये झालेले एक गुन्हेच आहे किंवा त्यात एक प्रकारचा विकार आहे तसं हे तुम्हाला समजण्याकरता क्रिया घडत नाही एवढं सांगण्याकरता म्हणतो करायची ठरलीस तरी सुद्धा होत इतकं ते व्यापक रूप असल्या त्याला क्रिया करता येईल तो सत्ता स्वरूप आहे सत्तेचा काय उपयोग नाही सर्वसामान्य व्यापक सत्ता असल्या कारण त्यातही कोणत्या व्यवहार अव्यवहार्य सत्ता क्रियाहीन असलेलं ज्ञान ज्ञान स्वरूपात आपण क्रियेचा लेख नाही आनंद रूप खरा पण आनंदाचा उपभोग हो नाही आनंदाचा व्यवहार नाही सुख व्यवहार तिथे घडत नाही सुखरूपता आहे पण सुखव्यवहार नाही आणि अदुबे स्वरूप असल्या कारणाने स्वतःच असल्या कारणाने त्या आनंदाचा व्यवहार जर त्या सत्तेमध्ये क्रिया घडावी असं जर वाटत असेल तर क्रिया करणारी माया आहे ती म्हणे क्रिया करण्यामध्ये चतुर मी आहे अघटित घटना पटी अशी माया वाटतील ती क्रिया मला सांगा ना मी ती सगळी क्रिया करायला तयार आहे आनंदाचा व्यवहार ते सगळं मी करते फक्त एक आहे की आपण माझा अंगीकार करावा आपण आपली मला सत्ता द्यावी एवढं फक्त मला सत्ता नाही मला पाय नाही मला जर तुम्ही पाय दिले तुम्ही जर मला सत्ता दिली तर मग काय नसलेलं मी पाहिजे ते निर्माण करू शकते म्हणून परमेश्वराची सत्ता उसणी घेऊन एखाद्या सभेला काय घडतं सभा ठरते त्याच्या अध्यक्ष ठरतात सभेचे सगळे लोक येतात वक्ते येतात उपवक्ते येतात पण सभेचा अध्यक्ष काही कारणाने गैरहजर असतात किंवा आयोग वेळी तार येते शिवराम महादेव पराज त्यांच्यासारखे की मी हजर राहू शकत नाही काय मी सभेला हजर राहू शकत नाही काय <laughs> करायचं त्यावेळी मग आयत्यावेळी कुणीतरी आयत्या वेळेचा उस्मा येतात अध्यक्ष आणून बसवायला लागतोच राहू म्हणले तुम्ही अध्यक्ष म्हणले आमच्या सभेचे तुमचं ते अमुक अमुक ठरले ठरले होते ते सगळं ठीक आहे आणखी काही कारण असतो पण ते येऊ शकत नाही अध्यक्ष आणून बसवावा नेहमीचा ठरलेला सत्ताधारी अध्यक्ष तो नाही मग अध्यक्ष जसा तात्पुरता एखादा उसना आणून बसवावा त्याप्रमाणेला तात्पुरतेने कसलेने सत्ताच नाही मग तिने कायमचीच उसणे काही मंडळींचे व्यवहार म्हणजे आमचा व्यवहार कसं कोणी जरी विचारलं तो उद्वयम आमच्या ना व्यवहाराचं नाव आहे उद्वयम उद्वयम म्हणजे उधार वे उसणे याच्यावर सगळा व्यवहार चालायचा बाकी काही नाही काय <laughs> ना। हा ना। ना। ना। ना। उद्वय हा उधारे आणि दुसरं उसणं दोन उकार आहेत आमच्या जीवनामध्ये असा होतो एक उदार नाही तर उच्ण याच्याशिवाय प्रपंचात आमच्या काही नाहीच आहे स्वतःच काय तुमचं गावात घर नाही रानात शेत नाही हाताने मिळवू ते आमची स्टेट <coughs> खाऊ ते आमचं स्वतःच काय शरीरात जाईल ते आणि राहील ते आमची शिल्लक काय राहायचं कारणच नाही मिळवलं तर मिळायचं नाही नाही हातावर ज्यांचं पोट आहे मग प्रसंग चाला तर उदार प्रसंग चाला तर उच्ण काय तर मायेला स्वतःला उधार ओसण्याशिवाय काही मार्ग नाही माया ही उधार ओसण्यावर चालणारी असेल ती सत्ता उधार घेते सत्ता वसणंही घेते आणि उधार वसणं घेतलेलं हे ज्ञान घेतलेली ही सत्ता याच्यावर व्यवहार करण्यात मात्र ती पटायची अतिशय व्यवहाराचं चातुर्य तिच्यासारखं कोणाचं नाही श्रीमंत गृहस्थ मला भेटले त्यांनी मला एक गोष्ट सांगली त्यांच्या जीवनात ती गोष्ट अशी ते म्हणाले मी माझ्या व्यवहारामध्ये माझ्या बुद्धीने यथामती मी काम करीत होतो करीत नव्हतो माझ्या व्यवहाराप्रमाणे मी काही व्यवहारही करीत होतो माझ्याजवळ अल्पस भांडवल होत पण मला एक मुनीम भेटलं तो मुनीम इतका बुद्धिमान होता की तो मला असं सा सांगायचा की तुमच्याजवळ असलेले आत्ताचे पैसे आहेत ना ते अमुक वस्तूमध्ये गुंतव मी त्याला म्हणायचं अरे पावसाळ्याचे दिवस सगळीकडे पैशाची चणचण आहे आपण यात पैसा गुंतवण्यात काय तात्पर्य तो म्हणायचा कल्पना करता गुंतवायचे गुंत तो व्याजाने दिडी दुप्पट्टीने सुद्धा पैसे देऊन एवढे मिळणार एवढा पैसा मिळायचा आणि दरवेळी प्रत्येक पदार्थात मला तो असं गुंतवायला लावायचं त्याचा परिणाम असा कि मी लक्षातही म्हणजे मला माझ्याजवळ अर्थ सामर्थ्य होत पण कोणत्या वेळी कोणतं करावं हे मला कळत नाही त्या माणसाने काय केलं तो गरीब त्याच्याजवळ काही नाही मी जे दिन त्याच्यावर जगायचं पण त्याचं डोका असं की यंदा पाऊस भरपूर पडलाय ना यावर्षी थंडी भरपूर पडेल तेव्हा तुम्ही म्हणजे उभेचे कपडे ते आत्ता घेऊन यावेळी उभेचा कपडा भरपूर खापेल असं त्यांनी सांगायचं त्यावेळी उभेचा कपडा भरपूर खपायचा आता या दिवसात उभे आता ह्या वर्षी उभेचा कपडा फार खपायचा नाही आता थंडी तापमानाची कमी असणार नाही उभेच्या पैशा त्या कपड्या गुंतवायचा असा तो बरोबर धोरणाने सांगायचा धान्य कधी महाग होईल गुळ कधी स्वस्त होईल बरोबर सगळे व्यवहार तो बिनचूक सांगत असेल म्हणजे एकाच ज्ञान आणि एकाची क्रिया असं करून ते जसं त्या अश्रीला रूप आलं तो वैभवाला प्राप्त झाला तशीच गोष्ट इथे घडलेली आहे परमेश्वर सत्ताधीश आहे क्रिया ही नाही व्यापक असल्यामुळे माया क्रिया करण्याला समर्थ आहे पण सत्ताच नाही म्हणून ती या परमेश्वराच्या सत्तेने सत्ता होऊन विशेष रूपाच्या ज्ञानात तो झोपला असताना चराचराची चरा उत्पत्ती रूपी क्रिया करते पण ही सगळी क्रिया करूनही जीवाला ज्यावेळी विशेष रूपाचं ज्ञान होतं त्यावेळी ती विचार करते या जीवाला माझं पूर्ण ज्ञान झालेलं आहे माझं पूर्ण वर्म ओळखलं आहे तेव्हा आता याच्या दृष्टीने आता मी विसावा घेणे जास्त चांगला म्हणून ती विसावा घेते ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नष्ट होत नाही कारण तो सत्ताधारी आहे म्हणून सत्ता स्वरूप आहे म्हणून त्याचा आंबोलेपणा ज्याला म्हणतात पतीपणा म्हणतात तो मात्र तिचा त्याचा नाहीसा होतो असं या ओबीने सांगतात नवराज सर्व चाराची उत्पन्न असता ह्याचे पतित्व नाही होती व्यवहाराच्या प्रमाणे स्त्री पुरुषांच्या संयोगापासून सूत्राधी प्रजा होते त्याप्रमाणे प्रकृतीशी परमात्म परमात्मा संबंध झाला असता की चराचर विश्व प्रसवते आणि ज्या प्रकृतीचा परमात्म्याच्या ठिकाणी मिसावा झाला असता म्हणजे ती परमात्म्याच्या ठिकाणी दयालागी जी असतात त्याच्या ठिकाणी नवरेपणा हे नाही नवरेपणा राहत तो राहत नाही तो राहतो पण त्याच्यावर आलेला उपाधी तो नाव नाही जाऊ बायपू असेल तो पर्यंत नवऱ्याला नवरे पडा बायको नसते तर नवरा पडा नवरा कोणाचा नवरा नसेल पण <laughs> तो आहे विज्र म्हणून असेल पण असे का विज्रे त्याची सत्ता नष्ट होत नाही तो स्वरूपाने राहतोय काय व्यवहारात काय आहे व्यवहारात हा पुरुष सुद्धा मायाकारी त्यात काही का विशेष अर्थ नाही हा जो पुरुष आहे हा अंगाने पुरुष चैतन्य स्वरूप आहे म्हणून त्याची सत्ता नष्ट होत नाही हे ज्ञानात ठेवायचं आता कोणत्याही अवस्थेमध्ये उभेता एकमेकांची व्यंजक एक म्हणजे एकमेकाला अभिव्यक्त करणारी आहे तर अर्थ मात्र थोडासा लक्षात ठेव एकमेकाला एकमेक व्यंजक आहेत अभिव्यक्ती करणारे आहेत ह्याचा अर्थ असा कि माया परमेश्वराला अभिव्यक्त करणारी आहे आणि परमेश्वर मायाला अभिव्यक्त करणार आहे म्हणण्यापेक्षा सत्तेने व स्फूर्तीने प्रकाशित करणार असा त्याचा अर्थ लक्ष ठेवा त्याचं कारण ती स्वतः सत्ता स्फूर्तीही नसल्यामुळे तिला सत्ता तर द्यावी लागतेच पण तिचं प्रकाशन सुद्धा करावं लागतं आणि परमेश्वराला सत्तास्फूर्ती स्वतःची असल्यामुळं तो नित्य उपलब्ध स्वरूप असल्यामुळं त्याच्यावर आलेलं जे आवरण ते फक्त निवृत्त होऊन त्याची अभिव्यक्ती व्हावी ही दुसरा अर्थ असा लक्षात ठेवा की परमेश्वर सत्ता स्वरूप आहे ज्ञानस्वरूप आहे पण त्या ज्ञानस्वरूपाला सत्तेला जर सर्वज्ञत्व आणायचं असेल ज्ञानरूप निराळा आणि सर्वज्ञ निराळा जर हे दोन वेगवेगळे रूप लक्षात आले नाहीत तर माणसाच्या मनात थोडासा गोंधळ ज्ञानरूपता म्हणजे अव्यवहार्य आणि सर्वज्ञता म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या भूतभावी स्वरूपाला वर्तमान स्वरूपाला व त्याच्या सामान्य विशेष स्वरूपाला सृष्टीच्या आरंभे ग्रहण करणार ज्ञान निर्माण होत त्याचं नाव आहे सर्वज्ञान ज्ञानस्वरूपतेमध्ये हे नाही ज्ञानस्वरूपतेमध्ये केवळ अव्यवहार्य ज्ञान आहे ज्ञातृज्ञ नुसधेची जे ज्ञान असं अव्यवहार्य स्थिती म्हणतात ती स्थिती फक्त आहे ज्ञान मात्र आहे भरिव ज्ञान आत्मराजू ज्ञान मात्र ची भरीव भरीव ज्ञान ज्याला ते ती आणि सर्वज्ञते भरीव ज्ञान नाही त्या ज्ञानाचा विशेष आविष्कार आहे सर्वज्ञता म्हणून तर कृतीमध्ये दोन पद एकार्थ वाची वापर या सर्वित सर्वज्ञ शब्द वापरलाय सर्वविद शब्द वापरलाय तर सर्वज्ञ म्हणजे ज्ञान स्वरूप आणि सर्वविद म्हणजे सगळ्या पदार्थाला जाणणारा आपल्याला असं वाटतं की आपण जर परमेश्वराशी एकरूप झालं तर आपल्याला सगळं कळावं सगळं कळावं असं वाटणं पदार्थाच्या सामान्य विशेष भावाला जाणणं याला सर्वज्ञता किंवा सर्व विक म्हणायचं मूळ सर्वज्ञता म्हणजे ज्ञान स्वरूपता त्याच्यामध्ये व्यवहार नाही कळण्याचा व्यवहार नाही न करण्याचा व्यवहार नाही अव्यवहार्य स्थिती असल्यामुळे असं त्याचा अर्थ लक्षात ठेवा मूळ अव्यवहार्य असलेल्या ज्ञानाला ज्ञानरूप असलेल्या परमेश्वराला सर्वज्ञ करणं ही त्या परमेश्वराची अभिव्यक्ती कोण करत आहे माया मायेमुळे ज्ञानरूप असलेला परमेश्वर काय होतो तो सर्वज्ञ सर्व पदार्थाला सर्वग जाणणार सत्ता स्वरूप असलेला परमेश्वर व्यापक असलेला परमेश्वर अव्यवहारी असलेला त्याला व्यवहार करायला सत्ता स्वरूप आहे पण नियंता बनवतो नियंता निराळा आणि सत्ता निराळा सत्ता म्हणजे राजसत्ता आहे सामान्य सत्ता आहे आणि नियंता होणं म्हणजे एखाद्या अधिकारावर त्याला बसवणं त्याला नियंत्र असणं विशेष आविष्कार त्या सत्तेचा होतो म्हणून सत्तेचा विशेष आविष्कार हा बंधनाला कारण होतो निग्रहाग्रह संपन्न असतो ब्रम्ह कुणावर निग्रह कुणाचा निग्रह करत नाही कोणावर अनुग्रह करीत नाही ईश्वर मात्र अनुग्रहही करतो निग्रह करतो वाप पुण्यादिकांची व्यवस्थिती ठेवतो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्याची त्याला फले देतो याचा अर्थ तो त्याचं नियंत्रण करतो व्यवस्थिती ठेवतो म्हणून याचा व्यवस्थापक आहे तो ट्रस्टी आहे ब्रह्म कोणाचा ट्रस्टिंग सगळ्यांना आपले सत्ता देतो म्हणून सत्ता स्वरूपाला नियंता बनवणं ज्ञान स्वरूपाला सर्वज्ञ बनवणं इतकंच नव्हे तर त्या परमेश्वराच्या ठिकाणी लयाचाही व्यवहार नाही पण तोही व्यवहार त्याच्या ठिकाणी निर्माण करणं हे त्या मायेचं कर्तृत्व याला म्हणायचं की माया परमेश्वराला अभिव्यक्ती करणारी आहे आता मायेला परमेश्वर अभिव्यक्त करतो म्हणजे काय मायेला परमेश्वर अभिव्यक्त करतो म्हणजे ती सत्ता ही पण ती आहे असं दाखवणं पहिल्यांदा तिला सत्ता देण्याचं काम हा बाबा त्याने जर त्या परमेश्वराने परब्रम्ह जर मायेला सत्ता दिली नाही तर ती आहे या व्यवहाराला पात्र होणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की त्या परमेश्वराने जर आपली स्फूर्ती दिली नाही तर ही माया आहे याप्रमाणे कोणालाही ज्ञान होणार नाही तिचं भासमानत्व ज्याला म्हणतात प्रकाशन ज्याला म्हणतात तेही तिचं घडणार इतकंच नव्हे तर त्या पुढे जाऊन सांगायचं परमेश्वराच्या आनंदाचा जर संबंध नसेल तर वृत्तीच्या स्थिरतेमध्ये जो क्षणभर का होत नाही आनंद होतो त्याही आनंदाचा अभिव्यक्ती झाली नसेल या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून मायेला सत्ता स्फूर्ती आणि आनंद यांचा संबंध देऊन त्या मायेला रंगारुपाला आणण्याचं काम परमेश्वर करतो याचं नाव आहे परमेश्वर मायेला अभिव्यक्त करतो हे बोलण्यासाठी झाले वस्तुस्थितीने परमात्मा सत्ताही देत नाही स्फूर्तीही देत नाही आणि आनंदा आनंदही देत नाही ही मायाच आपल्याला असं सा सांगते काय सांगते की मी त्याच्या सत्तेने सत्ता मान आहे त्याच्या स्फूर्तीने प्रकाशित आहे आणि त्याच्या आनंदाचा मी व्यवहार करते असं ती आपल्याला सांगते म्हणजे सगळे बनवा बनवी करण्याचं काम माया करते थोडक्यात सांगायचं वस्तुस्थितीने तिला सत्ता स्फूर्ती वगैरे काही नाही पण दुसरी गोष्ट अशी आहे मी तुम्हाला सांगताना वस्तुस्थितीहून विकरीत आहे म्हणून बनवा बनवे पण खरं सांगायचं म्हणजे ती अतिशय प्रामाणिक आहे तिला स्वतःची सत्ता नाही ते म्हणते मी परमेश्वराच्या सत्तेने सत्तामान आहे स्वतःला स्फूर्तीने मी परमेश्वराची स्फूर्ती घेऊन प्रकाशित होते मग ती प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगतेच आहे सा। माऊलीने असं पुढे लिहिलंच आहे आविद्या येणे नावे मी विद्यमानची नोहेविद्याची स्वभाव हे सांगत असते आविद्या आपल्या स्वभावानं सांगते की मी नाही आहे मी त्याच्या सत्तेने सत्तामान झालेली आहे मी त्याच्या सत्तेवर राहणारी त्यांची बटीक त्यांची दासी आहे त्यांची मी एक फार तर धर्मपत्नी यापेक्षा फार धर्मपत्नी शब्द वापरायचा अवघड आहे हो, आता जगामध्ये धर्मपत्नी सापड अवघड आहे कामपत्नी का धर्मपत्नी आहे त्या बहुतेक सगळ्या कामपत्नी आहेत धर्मपत्नी कोणी आहे आणि धर्मपत्नीचं असं वैशिष्ट्य आहे की पतीची सत्यविण असोणी आणि पतीव्रता ही धर्मपत्नी जेला स्वतंत्र पावलंय तिला धर्मपत्नी म्हणण्यात काय असो अभिप्राय आपल्याला एवढा सांगायचा सत्तेने सत्ता माझी असल्यामुळे ती आपला प्रामाणिकपणा आपल्या पुढे व्यक्त करते म्हणून तिला सत्ता देणं स्फूर्ती देणं तिचं प्रकाशन करणं हे मायेला अभिव्यक्त करणं आहे आणि मायेनं अव्यवहार्य चैतन्याला व्यवहारित करण व्यवहार्य करणं हे तिने परमेश्वराला अभिव्यक्त करणं असं एकमेकाला एकमेक अभिव्यक्त करतात एकमेक एकमेकाला मदत करतात सहाय करतात आणि मग हा सगळा जगत उत्पत्तीचा व्यवहार होतो असं त्याच करतात गल्पाला प्रकाशित करणे हा मुळे आपण दुसऱ्याला प्रकाशित नुसते ट्यूब असली तर तेही काम करणार नाही नुसतं विद्युत असलं तरी काम करणार नाही विद्युतही पाहिजे आणि हा उपाधी पण पाहिजे व्यक्तीकरणासाठी उपाधी पाहिजे आणि पु उपाधी आहे त्याच्या मागे जर तो स्रोतच नसेल प्रकाश प्रवाह नसेल काय उपयोग म्हणून प्रकाश प्रवाह आहे ते परमेश्वराचं रूप आहे आणि उपाधी जे ट्यूब त्याला पावडर फासली का हो तर ती पावडर सगळी ती उपाधी आहे माया आहे जो कांतू लोक पैसे दोषे मला म्हणतात जव कांतू लपो पैसे परमेश्वर म्हणजे पती ज्यावेळी लपतो म्हणजे आपल्या विशेष रूपाने आच्छादित झालेला असतो आवृत्त झालेला असतो तो, तो नेणेजी जिच्या दोषे तिच्या संबंधामुळे जो नेणे जे नेणे जे म्हणजे विशेष रूपाने जाणला जात नाही सामान्य रूपाने तो जाणला जातो असा त्याच्यात सहजच अर्थ अभिव्यक्त होतो त्याचं कारण सामान्य ज्ञानाशिवाय विशेष रूपाचा विशेष रूपाचा भ्रम घ्यायला म्हणतात विशेष अन्यथा ज्ञान द्यायला म्हणतात विपरीत ज्ञान म्हणतात ते घडणार नाही म्हणून तर प्रकार सांगितलं तुम्हाला की माणसाला असा असलं तर यथार्थ विशेष ज्ञान असावं याचा अजिबात नसावं पूर्ण अज्ञानात असावं पण माणसं पूर्ण अज्ञानात राहत नाही आणि पूर्ण ज्ञानी होत नाही सामान्य रूपाचं ज्ञान त्याच्यामध्ये असतं आणि विशेष रूपाचं अज्ञान असतं म्हणजे सामान्य ज्ञान गप्प बसत नाही वेदांत शास्त्रात असं दिलेलं आहे की सामान्य रूपाचं ज्ञान हे झाल्याबरोबर विशेष रूपाच्या अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण करतो आणि तिथे करणं म्हणजे त्याला कार्याभिमुख करणं आपल्याला क्षोभ निर्माण झाला म्हणजे आपण चंचल होतो आपल्या विक्षिप्त म्हणत ते विक्षिप्त होणं हे हा नाही कार्याभिमुखतेला क्षोभ असं म्हणतात अज्ञान हे कार्याभिमुख करण्याचं काम ते ज्ञान सामान्य रूपाचं ज्ञान हिंदीत एक म्हण आहे म्हणजे अर्धवट जर एखादा डॉक्टर असेल तर तो एक प्रकारचा धोकाच आहे असा समजू आमच्या तात्या तर नेहमी म्हणत असं की तज्ञ डॉक्टरांच्या हातून मेलेलं परवडलं पण अर्धवट डॉक्टरच्या हातून जिवंत राहणं परवडत नाही चांगल्या डॉक्टरच्या हातून मरावा असं सांगायचं का त्यांना चांगल्या डॉक्टरच्या हातून मरावा असं सांगायचं नाही मरण आलंच तर चांगल्या डॉक्टरच्या हातून येऊ दे असा त्याचा अर्थ आहे बरं का मरण आलं तर चांगल्या डॉक्टरच्या हातून येऊ दे पण वाईट डॉक्टरच्या हातून जगण्याचा अर्थ नाही त्याचं कारण चांगला डॉक्टर त्याच्या हातून जर मनुष्य मेला तर त्याचं समजायचं आणि वाईट डॉक्टरांच्या हातून माणूस जगणे म्हणजे केसाने गळा कापणे म्हणले केसाने गळा कापण्याचा अर्थ त्याचा सुद्धा बारीक अर्थ आहे की एखाद्या शस्त्राने जर एखाद्याचा गळा कापला गेला तर अति त्वरित अश्विनी कुमारांच्या सारखा जर एखादा डॉक्टर असला त्याने जर टाकी दिली तर जोडण्याची शक्यता आहे पण केसाने गळा कापला म्हणजे रक्त प्रवाह पूर्ण शुष्क झालेले असतात त्यावेळी पुन्हा जोडण्याची शक्यता सुद्धा राहत नाही असा हा डॉक्टर असल्यामुळं त्याच्या माणसाने जगण्यात काही विशेष अर्थ नाही सार सामान्य रूपाचं ज्ञान हे उपयोगाला येत नाही ते विशेष रूपाच्या अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण करत त्याला कार्याभिमुख करत आणि भ्रमविशेष निर्माण होत विपरीत ज्ञान मनुष्याला व्हायला लागत म्हणून सामान्य ज्ञान माहिती त्या सामान्य ज्ञानाचा परिणाम त्या मायेमध्येच पुन्हा क्षोभ निर्माण होतो हे सामान्य ज्ञान त्या मायेला उत्पत्तीमध्ये चराचराच्या जगद मध्ये ते सहाय्य करतं मदत करतं त्यामुळे संपूर्ण विपरीत ज्ञान किंवा हे विक्षिप रूप जे आहे हे अभिव्यक्त होतो म्हणून जिच्यामुळे परमेश्वर विशेष रूपाने जाणला जात नाही तर जिच्या दोषे दोषे म्हणजे उद्देशे जिच्यामुळे जिच्या योगाने निणे जे कोण निणे कांतो नेणे तो कांत विशेष रूपाने जाणला जात नाही परमेश्वराचं विशेष रूपाने ज्ञान होत नाही म्हणजेच तो लपतो म्हणजे आवृत होतो आच्छादित होतो पूर्ण रूपाने नव्हे जे दोषे आरिसे जिया दोघा बरोबर अर्थ जर आपण पाहू लागलो तर एकमेक एकमेकांचे जणू आरसेच आहे एक म्हणजे एकमेक एकमेकाला प्रकाशित करणारे त्याच्यापेक्षा असं म्हणा परमेश्वर मायेला प्रकाशित करणार आहे आणि माया परमेश्वराच्या सामान्य प्रकाशाला विशेष करणारी इतका त्याचा अर्थ लक्षात ठेवायचं काय परस्पर परस्पराचे प्रकाशक झाले म्हणजे हाही दिवा आणि तोही दिवा हा हे आपल्या प्रकाशाने प्रकाशित आणि तोही आपल्या प्रकाशाने प्रकाशित खरं कोण कोणाला प्रकाशित करते स्वयंप्रकाश झाले तर कोण कोणाच्या प्रकाशाने प्रकाशित आहे हे कळणारच नाही बोलण्यासाठी म्हणून माउलीने असं लिहिलंय की परस्पर परस्पराचे आरसे आहेत परस्पर परस्पराला प्रकाशित करणारे आहेत असं जरी लिहिलंय तरी एक खरा प्रकाशक आहे एक प्रकाशक नाही परमेश्वर स्वत प्रकाश स्वरूप असल्यामुळे तो प्रकाशक आहे आणि माया प्रकाशकने परमेश्वराच्या सामान्य प्रकाशाला विशेष करणारी मात्र दादाने असं दिले की दीपज्योती ही जर स्वतः पेटलेली असली तर ती सामान्य रूपाने पसरलेली असते पण त्याच्यावर जर तुम्ही काच ठेवली तर तोच तो तो तो तो तो तो तो प्रकाश पण विशेष रूपाने पसरलेला तुम्हाला दिसेल ज्योतीच्या प्रकाशाला विशेष प्रसूत करण्याचं काम ती काच करते आपल्याला असं वाटतं की काचे आपल्याला प्रकाश मिळतो काचे मुळे प्रकाश मिळत नाही प्रकाश मिळतो ज्योतीमुळे जर मुळात ज्योतच प्रकाशित नसेल तर आपल्यापर्यंत प्रकाश येणं कधीही शक्य नाही मग ती काच काय करते काच सामान्य प्रकाशाला विशेष करण्याचं काम करत काच जर काढून टाकली तर सामान्य रूपाने ज्योती राहणारच त्याच्यात काही बाधा होणार नाही म्हणून त्या ज्योतीला विशेष प्रकाशित करण्याचं काम काच करते म्हणून काचही प्रकाशक आहे आणि काचे प्रकाश मूळ काचेलाही प्रकाशित करणं व काचेच्या इतर पदार्थालाही प्रकाशित करणं हे मूळ ज्योतीचं काम म्हणून ज्योतही प्रकाशक म्हणून ज्योत ही प्रकाशक काचही प्रकाशक ज्योत प्रकाशक आहे ते अंगाने स्वयंप्रकाश असून काचेचही प्रकाशन करते व तद्वारा इतर पदार्थांचंही प्रकाशन करते आणि काच सामान्य ज्योतीला विशेष रूपाला आणते म्हणून तिला प्रकाशक म्हणायचे वास्तविक तिला प्रकाशक म्हणण्याचं काही कारण नाही प्रचारक बरोबर प्रचारक म्हणजे प्रकाशकाचा अर्थ प्रचारक एखादा मनुष्य खरोखरीच ज्ञानी असतो एखादा माणूस त्याच्या ठिकाणी पूर्ण ज्ञान असतं ऋषी मुनी पूर्वीचे मोठे ज्ञानी होते तुम्हाला जर दुसऱ्या शब्दात झालं तर स्वतः वशिष्ठ मुनींच्या सारखं ज्ञान कोणाच नाही ज्ञानामध्ये आदरणीय ऋषी म्हणजे वशिष्ठ मुनी वशिष्ठ मुनींच्या मध्ये द्रोणाचार्यांच्या सांगायचा आहे कधीतरी त्यांना म्हणावं लागलं की अर्थस्य प्रक्षोद असा पण वशिष्ठ मुनी असे चा होते ते कधीही कोणाच्या ह्याच्यामध्ये सापडले नाहीत ते रामचंद्र प्रभूचं अन्नसेवन करीत म्हणून तुम्ही त्यांचे चरित्र वाचा वशिष्ठ मुनीने राज्य दरबारातलं राजाचं अन्नसेवन केलेलं नाही ते म्हणाले मी कुणाच अन्न सेवन करणार नाही मी माझ्या रूपाने राहणार आणि रामाला नुसता सल्ला दिला नाही रामाकडून प्रत्येक कृती करून घेतलेली विशेष सल्ला देणं निराळ आणि दिलेल्या सल्ल्याप्रमाणे राजाला वागायला लावणं हे निराळ म्हणून वशिष्ठ म्हणून रामचंद्रप्रभूला वागायला लावलं राम रामचंद्रप्रभ म्हणजे निव्वळ अगदी शुद्ध अपंचकृत पंच महाभूतातलं शुद्ध अतिशुद्ध असलेलं जे क्षात्रतेज ते केवळ क्षात्रतेज मूर्ती मंत होतलं मर्यादा पु पुरुषोत्तमाच्या रूपांना अभिव्यक्त झालं ते रामचंद्र प्रभूचं रूप रामचंद्र प्रभूचं चरित्र प्रत्येक माणसाला आचरण करण्याची गरज कृष्णाचं मात्र चरित्र आचरण करता येणार करू पण नाही रामचंद्राचं मात्र चरित्र सगळ्यांनी आचरलं पाहिजे प्रत्येकाला राम झाला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे शास्त्र मर्यादेचं परिपालन करणारा झालं पाहिजे तेव्हा रामचंद्र प्रभू हे वशिष्ठ मुनींच्याकडे गेले वशिष्ठ मुनी राहत होते कुठे राणा रानात राहून तत्वज्ञान सांगण एका क्षात्र तेजाला क्षात्र तेज संपन्न बनवणं हे काम केलं जस परवा आपल्याला मी सांगितलं होते की माणसाच्या संपूर्ण हृदय नावाचा जिन्नस आहे तो एका कोपऱ्यात राहतो पण सगळ्या शरीर भर रक्ता भिसरण जे करणं शुद्धीकरण करण्याचं काम ते करीत असत संपूर्ण मानव समाजाचं हृदय म्हणजे वशिष्ठ मुनी ते राहत होते राहणार पण रामचंद्र प्रभूसारख्या काही नाड्यांच्याद्वारा त्या प्रवाहिन्या ज्या असतात त्याच्याद्वारा संपूर्ण समाजामध्ये त्याचा प्रचार प्रसार करणं समाजाचं शुद्धीकरण करण्याचं काम वशिष्ठ मुनीने केलं म्हणून ज्ञानस्वरूप असलेले वशिष्ठ मुनी पण त्या ज्ञानस्वरूप असलेल्या वशिष्ठ मुनींच्या ज्ञानाचा आविष्कार प्रचार प्रसार करण्याचं काम रामचंद्र प्रभूंनी केलं समाजाचं साक्षात नियंत्रण जे केले ते रामचंद्र प्रभूंनी केले आणि रामचंद्र प्रभूच्या ठिकाणी नियंत्रित पिंड तयार झाला तो मात्र वशिष्ठ मुनीने तयार आहे वशिष्ठ मुनीच्या सारखं स्वरूप आहे मूळ शुद्ध चैतन्या रामचंद्रप्रभू सारखं सिंहासनावर बसणार नियंत्रण करणार नियमन करणारं जे काम आहे ते काम आहे कोणाचं माहीत वशिष्ठ मुनी दरबारात आले तर आपल्या ऐश्वर्यात राहत असतात लोक म्हणतात हे विषयी ना दरिद्री विकार नसते अरे दरिद्री नाग्यवा हे वशिष्ठ मुनी अतिवैराग्यवान होते अति शुद्ध स्वरूपाचे होते त्याप्रमाणे स्वरूप हे अत्यंत शुद्ध स्वरूप आहे पण त्या शुद्ध स्वरूपाला कोणीतरी प्रचारक लागतो समाजामध्ये मूळ ज्ञानाचं हे काम आहे समजुतीने हे सगळं घडत हे रामचंद्र प्रभूने शिकवलं मर्यादेचं परिपालन करावं हे रामचंद्र प्रभूने शिकवलं धर्माचा प्रचार कोणी केला खरा रामचंद्र प्रभूने केले धर्माची प्रतिष्ठापना रामचंद्र प्रभूने केल्या प्रतिष्ठापना करण्याचं काम प्रचार करण्याचं काम अनुष्ठान करण्याचं काम जरी रामचंद्र प्रभूने असलं तरी याचा अनुष्ठान करावं याचा प्रचार करावा याचा प्रसार करावा हे ज्ञान कोणी दिले त्यांना ते मात्र वशिष्ठ मुनीने दिलेलं आहे म्हणून वशिष्ठ मुनींच्या ज्ञानाचा प्रचार व प्रसार करणारे जसे रामचंद्र त्याप्रमाणे अव्यवहार्य ज्ञान स्वरूप असलेला जो परमात्मा त्या परमात्म्याच्या ज्ञानाला व्यवहार्य करण्याचं काम ते सगळं बहिणी केले म्हणून तिलाही प्रका प्रकाशक म्हणायची वेळ आली म्हणून प्रकाशक ती पण आहे आणि प्रकाशक परमेश्वर पण आहे म्हणून ग्रंथ लेखक असतो तोही प्रकाशक असतो आणि जो प्रकाशित करतो खर्च करतो त्याला पण प्रकाशक म्हणतात ग्रंथ लेखक तो प्रकाशक का आता अव्यक्त असलेलं जे ज्ञान त्याच्या बुद्धी स्फोरले त्याला अक्षरोपाला आणलं म्हणून तो प्रकाशक पण त्याला छपाईला खर्च देणं त्याचं सगळं कृप तपासण अर्थ <laughs> कर। खर्च करणारा तो असतो त्याला म्हणतात तो पण प्रकाशक असतो तो प्रकाशक आहे त्या प्रकाशकाला विचारा बघ एखाद्या गाठून एवढं मोठं तो पुस्तक प्रकाशित केलं ह्यातून तुला किती कळत तो फक्त ह्याच्यात खर्च किती झाला वेज किती झाला आणि नफा तोटा पत्रक काढायचं तेवढं मला कळत नाही त्यापेक्षा मला दुसरं काही कळत नाही तर घेणे नेणे पत्रक ह्याच्या दोन दोन पत्रकाच्या पुढे त्याला काही कळत नाही त्याला विचारलं ना हे जे अक्षरूप आलंय त्याला या अक्षराचा अर्थ काय तू सांगतो म्हणतो त्याच्याकरता मी प्रकाशक ना तो जो ऋषी कोणी लिहिणारा ग्रंथ लेखक आहे त्याला विचार म्हणून लेखकाचं प्रकाशकत्व आणि प्रकाशकाचं प्रकाशकत्व यात जो फरक आहे तोच अव्यवहार्य ज्ञान रूप असलेला जो परमात्मा तोही प्रकाशक आहे माये का आणि माया पण प्रकाशक आहे त्या ज्ञानाच्या ज्ञानाची माया प्रकाशक कशासाठी तर ज्ञान अव्यवहारी होतं सामान्य होतो ते सगळीकडे व्यापक रूपाचं होतं त्याला सर्वज्ञतेला आणणं त्याला नियंत्रणामध्ये आणणं त्याला विशेष रूपाला आणणं प्रचार करणं हे काम मायेने केल्यामुळं तिलाही प्रकाशक म्हणायची वेळ आहे म्हणून एकमेक एकमेकाचे प्रकाशक आहेत एकमेक एकमेकाचे आरसे आहे असं महाराजांनी म्हटलं पण या म्हणण्यातला प्रकाशक शब्दाचा अर्थ असा फरकाने ध्यानात कित्येक वेळा काय होत व्यवहारामध्ये जोरी त्याच्या जमा खर्च त्याच्या हातात असतो किल्ल्या त्याच्या हातात असतात आणि मालक त्या दिवशी एखादी कारणानं झाडू मारायचं काम करतात तो त्या मुनी मला सांगतो हे तू आलाय ना आपलं जमा खर्चाच काम तुले हे किल्ल्या घेऊन बसतो ते तो मालकाच्या गादीवर बसतो सगळा व्यवहार करतो तिथे बसून आणि हा ते झाडू काम करतो आणि वेळ आली म्हणजे तो काम करू दे बघा म्हणजे भीप मागतो तो मालक आता <laughs> आपल्याला बघण्या काय माणसाला अशा वेळी आपण तिथे गेला असं समजा आपल्याला असं दिसतं कि तो तिचोरी घेऊन किल्ले काढणारा व पैसे देणारा हा मालक असला पाहिजे आणि हात पसरणारा हा भिकारी असला खरा मागणारा मालक आहे आणि देणारा भिकारी आहे पण एकमेकाचा एकमेकावर आरोप होतो किल्ली प्रसंगाने जशी त्या मुनिमाच्या ताब्यात असावी आणि त्याने त्या मालकाला पैसे देत असताना आपण पाहू तेव्हा आपल्याला काय वाटतं कि उपजीव्य तो मुनिमाय उपजीव कलक आहे अगदी ही तरह झालेली आहे माया ज्या त्या सामान्य ज्ञानाला विशेष रूपाला आणून व्यवहार करते त्याला ईश्वर रूपाला आणते सगळ्या जगताचं नियंत्रण करते त्यावेळी आपण पाहतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की मायाच खरी प्रकाशक का तिच्यामुळे हे सगळं चाललंय ना कर्तृत्व सगळं तिचं आहे की तेव्हा हीच मुख्य असली पाहिजे बघा खरोखरी तिच्याजवळ सत्ता काही सत्ता स्वरूप हा पुरुष असल्या कारणाने प्रसंगाने असं घडलेलं आहे त्याला काही राष्ट्रपती काही करीत नाही पण पंतप्रधान बाई भूषा सगळं बाई व्यवहार करते परराष्ट्राला बाई जाते काही उन्हापुर असलं बाई पाहते राष्ट्रपतीला ते म्हणते बघ माझ्या मंत्रिमंडळानं सगळं मंजूर केलंय एक सही तर सई करा नाही राजीनामा द्या दोनच मात आहे राष्ट्रपतीच्या समोर दुसरा काही महाराज नाही एक तर मंत्रिमंडळाने मंजूर केले बाई त्याचे पंतप्रधान असल्या कारणाने मला मंजूर केले पाहिजे नाही राजीनामा दिला पाहिजे इथला राष्ट्रपती राजीनामा देऊ शकतो पण आमचा राष्ट्रपती असाय की तो राजीनामाच देऊ शकत नाही आमचा राष्ट्रपती असाय की तो राजीनामा देऊ शकत नाही फार तर सही करतो राजीनामा देऊ शकत नाही त्याचं कारण त्रिकाला बाधित आहे म्हणून तो सत्ता स्वरूप आहे म्हणून त्याचा विनाश होऊ शकत नाही सही का करतो मग काय मंत्रिमंडळानं मंजूर केलंय त्यालाही एक त्याला करमत नव्हतं म्हणलं सही त्याला जॉब मग काय ते नाही बाकीचा सगळा पतार निर्माण केला मंत्रिमंडळ निर्माण केलं ठराव केला सगळं केलं आणि विशेष मंजुरीसाठी म्हणून राष्ट्रपतीची सही मंत्रिमंडळाच्या मंजुरीने कायदा अंमलातीत निर्णय ठेवतो मंत्रिमंडळ लाख मंजूर करीत असेल पण राष्ट्रपतीला असं स्वातंत्र्य आहे सही करतो किंवा करू शकत न करता सुद्धा ठेवू शकतो पण सत्ता हे असा अर्थ न करता राहता येत त्याला त्याच्यावर सही करावीच लागते नाही तर मग राजीनामा दिला पाहिजे अशी काही अडचण निर्माण झाली बघा काय योजना आपली भारतीय राज्यघटना असल्यावर काय का पाहिजे होत की त्याला सही न करता राहता येण्याचं स्वातंत्र्य पाहिजे ते आपल्या भारतात नाही तीच तर योजना आता लोकांच्या डोक्यात आहे गे राष्ट्रपतीचं प्रामुख्य ठेवायचं आणि त्याच्यावर संपूर्ण राज्य चालवायचं तसं चालणार नाही म्हणजे हे मुद्दाम ठेवले असत आपला राष्ट्रपती असा आहे की हा सदा राहतो हा बदलायचा नाही पाच वर्षांना नाही पन्नास वर्षांना नाही हा परब्रह्मरूप सत्ता ज्ञानरूप आनंदरूप असल्या कारणाने तो सदा राहणार आहे फक्त एवढंच आहे ज्यावेळी त्याचं विशेष रूप अज्ञात असतं तेव्हा सामान्य रूपात अस्तित्व देणं म्हणजे सही सामान्य रूपाने अस्तित्व देण्याचं काम करून सही करतो मग हे बाई त्या विशेष रूपामध्ये त्याला सर्वज्ञ बनवते त्याला यशवान बनवते श्रीमान बनवते हा ऐका यश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वरी परवा सांगितल्याप्रमाणे ले अंगाचं लेणं करून त्याच्या अंगावर घालणार वास्तविक तो अंगावर लेणं घ्यायला तयार नाही त्याला अंगच नाही लेणं कुठे घालणार पण त्याला अंग निर्माण करणं त्याला लेणं निर्माण करणं नसलेलं सगळं दाखवणं जेवढा विक्षेप निर्माण करता येईल तेवढा